पुस्तक पंचायत राज्य लेखक गांधीजी वाचक विद्या पाटील प्रकाशकाचे निवेदन अगदी योग्यवेळी हे पुस्तक तयार केल्याबद्दल श्री रा का प्रभू यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो इंडिया ऑफ माय ड्रीम्स मोहनमाला टू तीस गॉड विल रॉड बाय द इंग्लिश मिडीयम वगैरे गांधीजींच्या लेखांची जी संकलने त्यांनी पूर्वी केलेली आहेत त्यामुळे गांधीजींच्या लेखनाच्या अभ्यासकांना त्यांचा चांगला परिचय आहे सन 1915 साली हिंदुस्तानात परत आल्यापासून गांधीजी ग्रामपंचायतींच्या पुनरुंचनाची मोठी गरज असल्याचे तीव्रतेन प्रतिपादन करत असत ग्रामस्वराज्य याच मार्गाने प्रस्थापित होईल खराखुरा हिंदुस्थान हा त्याच्या सात लाख खेड़गावात सामावलेला आहे आणि देशाच्या जीवनात या खड़गावांनी आपला योग्य तो हिस्सा उचलला नाही तर हिंदुस्थानला सांगण्यासारखा बविष्काळच उरणार नाही ग्रामराज्याच्या त्यांच्या योजनेमध ग्रामीणकाराचे प्रत्येक क्षेत्र समाविष्ट होत ज्या आयोगे प्रत्येक खेडे स्वयंपूर्ण व स्वयंशासित बनेल रहिवाशांच्या सर्व आवश्यक गरजा भागविल आणि अशा रीतीने परस्परांच्या हितासाठी एकमेकांशी सहकार्याने निगडीत झालेली अशी लहान लहान लोकसत्ता के एका मालिकेत गुंफून त्यांच्या पायावर साऱ्या राष्ट्राचे जीवन भक्कमपणे उभे राहील ग्रामीण सफाई व आरोग्य ग्रामीण आहार व सुदृढपणा ग्रामीण संसार कला व कारागिरी सहकार्याने केलेले पशुसंवर्धन व इतर कार्य पायाभूत शिक्षण आणि शांती सेना या प्राथमिक साधनांच्या उपयोगाने खेडेगावांचा सर्वांगीण विकास होऊ शकेल असे गांधीजींच होते गांधीजींनी घालून दिलखा मार्गाने देशाच्या कित्येक भागात ग्रामीण पुनर्घटनेचे व विकसनाच कार्य प्रगत होत आहे ही समाधानाची गोष्ट आहे तथापि या कामाला आणखी वेग घेण्यासाठी याहून जोरदार व अखंड प्रयत्न सर्वोदयवादी कार्यकर्त्यांनी व्यक्तिशा आणि इतर सरकारी आणि बिनसरकारी संघटनांनी करण्याची गरज आहे परकीय राज्य असताना अशा चळवळीचे पाऊल फारसे पुढे पडले नाही किंवा तिला गती मिळाली नाही हे उघड आहे आता परिस्थिती मूलतच बदललेली आहे आणि आपल्या नियोजनाकारांना प्रकाशाने जाणवते आहे की जर आपला राष्ट्रीय संसार सुस्थिर करायचा असेल तर ग्रामीण संसार सुप्रतिष्ठित होणे ही अगदी प्राथमिक गरज आहे ग्रामीण संसार अहिंसेच्या पायावर ब्रिटिश अंमलप्रस्थापित होण्यापूर्वी असा सुस्थिर झालेला होता आणि आता त्याचा अगदी विध्वंस होऊन खेडेगावे फार कठीण परिस्थितीत आहेत हे गांधीजींनी दाखवून दिले आहे आपल्या मुख्य प्रधानांनी बरोबर सांगितले आहे की आज आपल्या तीन गरजा अगदी मूलभूत स्वरूपाच्या आहेत त्या म्हणजे एक प्रत्येक खेड्यात पायाभूत शिक्षण देणारी एक शाळा दोन ग्रामपंचायत तीन ग्रामीण सहकारी संघटना या आणखी एक चौथीवर टाकता येईल ती म्हणजे प्रत्येक खेडेगावात एक परिश्रमालय स्थापने परिश्रमालय म्हणजे हुन्नर शाळा तेथे ते प्रत्येक गावकऱ्याला काम करता येईल व त्या कामाबद्दल योग्य मजुरी मिळेल आणि ग्रामीण उद्योग व कारागिराच्या कामांमध्ये शिक्षण मिळेल खरे स्वराज्य प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी हा चित्रंग कार्यक्रम फार उपयुक्त ठरेल आम्हाला अशी आशा आहे की प्रस्तुत प्रकाशनाची वाचकांना राष्ट्र पुनर्घटनेच्या या प्रमुख अंगांविषयी गांधीजींचे विचार काय होते ते समजून घेण्यास व त्यातून स्वहित करून घेण्यास मदत होईल विशेष करून या प्रकाशनाच्या पहिल्याच प्रकरणात गांधीजींनी काय म्हटले आहे त्याकडे वाचकांचे विशेष लक्ष आम्ही वेधू इच्छितो दारिद्र्याने गांधलेल्या व लक्षावधी निरक्षरांनी भरलेला हिंदुस्तान मी चितारलेला नाही त्याच्या प्रकृती धर्माला मानवेल अशा रीतीने सतत प्रगती करीत असलेल्या हिंदुस्थानाचे चित्रण मी स्वतःशी रंगविलेले आहे तथापि आसन्नमरण झालेल्या पाश्चात्य सुधारणेची तिसऱ्या वर्गाची किंवा पहिल्या वर्गाची नक्कल करणे असे देखील माझे चित्रण आहे या पुस्तकाची पुस्तका की किमत आम्ही शक्यतितया मराठी आवृत्तिपूर्वी आमी हिन्दी आ गजरती आवृत्तियां ही प्रसिद्धकल